पुस्तक माझी आत्मकथा लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचक विद्यापाटील प्रकरण 31 एकतीसावे यांनीच मला घडविले मी या स्थितीत आलो याचे कारण माझ्यात उपजत काहीतरी होते असे कोणी समजू नये प्रयत्नाने व कष्टाने मी वर चढलो पहिला गुरु बुद्ध मी तीन गुरु केले माझ्या जीवनात त्यांनी क्रांती घडवून आणली माझ्या उन्नतीला ते कारणीभूत झाले त्यापैकी माझा पहिला सर्वश्रेष्ठ गुरु गौतम बुद्ध दादा केळुसकर नावाचे माझ्या वडिलांचे विद्याव्यासंगी स्नेही होते त्यांनी बुद्धाचे चरित्र लिहिले होते मला एका प्रसंगी त्यांनी ते बक्षीस दिले ते पुस्तक वाचल्यावर मला अगदी वेगळाच अनुभव आला उच्च निश्चितला त्या धर्मात नाही रामायण महाभारत ज्ञानेश्वरी या ग्रंथावरचा माझा विश्वास उडाला मी बौद्ध धर्माचा उपासक बनलो जगामध्ये बौद्ध धर्मासारखा धर्म नाही आणि भारताला जगावायचे असेल तर त्या धर्माचा भारताने स्वीकार करावा असे मला आजही वाटते दुसरा गुरु कबीर माझा दुसरा गुरु कबीर साहेब त्यांच्या ठिकाणी भेदभाव नव्हता गांधींना मी नुसते गांधी न म्हणता महात्मा गांधी म्हणावे अशी मला अग्राची पत्रे आली व येतात पण त्या बाबतीत कोणाचे म्हणणे मी जुमाडलेले नाही मी त्यांच्यापुढे कबीराचीच उक्ती ठेवेन मानस होणं कठीण आहे तो साधू कैसा होत तिसरा गुरु महात्मा फुले माझे तिसरे गुरु महात्मा ज्योतिबा फुले त्यांचे मला मार्गदर्शन झाले या तीन गुरुंच्या शिकवणीने माझे जीवन बनले आहे तीन उपास्यदैवते तीन गुरुप्रमाणे माझी तीन उपास्यदैवतेही आहेत माझे पहिले उपास्यदैवत विद्या विद्येशिवाय काही होऊ शकत नाही या देशात प्रचंड बहुसंख्येने समाज विद्याहीन आहे ब्राह्मण बुद्धाला शूद्र माने पण बौद्ध धर्मात जातपात नाही आणि विद्या, विद्या शिकण्यास कोणालाही मनाने नाही अन्नाप्रमाणेच माणसाला ज्ञानाची जरुरी आहे ब्राह्मण आणि इतरांना विद्या शिकण्यास मनाई केली शिकणाऱ्यांच्या जीवा कापल्या याचा परिणाम म्हणून आजही या देशात नव्वद टक्के लोक अशिक्षित आहेत ब्रह्म देशात बौद्ध धर्म आहे ते तेथे नव्वद लोक सुशिक्षित आहेत हिंदू धर्म व बौद्ध धर्मातील हे अंतर आह खरा प्रेमी ज्या उत्कंठनि आपल्या प्रियसीवर प्रेम करतो तशा उत्कंठने माझे पुस्तकावर प्रेम आह शत्रूलाही कबूल करणे भाग पडेल असे ज्ञान तुम्ही संपादिले पाहिजे तुम्ही माझ्या दिल्लीच्या निवासस्थानी आलात तर येथे तुम्हाला माझ्या वीस हजार निवडक पुस्तकांचा संग्रह दिसेल मी विनयपूर्वक विचारतो अशी संपत्ती दुसऱ्या कुणाजवळ आहे दाखवा माझे दुसरे, दुसरे दैवत, विनयशीलता हे आहे पण हे खरे की नेहमीच विनयशील असतो असे नाही मात्र विनय म्हणजे लीनता लाचारी नव्हे मी लीनता त्याज समजतो माणसाने स्वाभिमानाने जगले पाहिजे असे मला वाटते समाजकार्याचे समाज ध्येय मी डोळ्यापुढे ठवले पण चरितार्थासाठी कोणावर अणबून राहण्याची कल्पना मला कधीच सहन झाली नाही समाजकार्यासाठी मी नोकरीत अडकलो नाही परळला दहा बाय दहाच्या खुलीत मी कैक वर्ष काढली कण्याची भाकरी आणि कड्याचा भात खाल्ला पण मी कधी कोणाकडून स्वतःसाठी थैली घेतली नाही या देशात आलेल्या सर्व वाईसराईशी आणि गव्हर्नरांशी माझा स्नेहाचा संबंध होता पण मी माझ्याकरता त्यांच्याकडे कधी कसलीही याचना केली नाही दुसऱ्यांना मदत होईल अशा गोष्टी मी त्यांच्याकडून करून घेतल्या मी कधी कोणाचे नुकसान केल्याचा अगर कोणाच्या बाबतीत अपकृत्य केल्याचा तुम्हाला एकही दाखला मिळणार नाही मला सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश होता आले असते पण त्यात अडकून समाजकाराच्या दृष्टीने काय होण्यासारखे आहे असा मी विचार केला मी माझ्या बुद्धीप्रमाणे चाललो परमेश्वराला काय वाटेल याचा मी कधी विचार केलेला नाही परमेश्वराला न मानणारा मी माणूस आहे म्हणून शिर संवर्धन हे मी माझे तिसरे उपास्य उपासदैवत समजतो प्रकरण बत्तीसावे माझे ध्येय मी वर्गीकृत लोकांत जन्मलो त्या लोकांची प्रगती घडवून आणण्यासाठी आपले आयुष्य खर्च करावयाचे याबद्दलची प्रतिज्ञा मी लहानपणीच केलेली आहे या प्रतिज्ञेपासून च्यूत करणारी अनेक मला अमिषे माझ्या आयुष्यात आली व गेली फक्त स्वतःचेच चांगले करण्याचे मी लहानपणा ठरविले असते तर मला हव्या प्रतिष्ठित पदावर विराजमान होता आले असते आणि काँग्रेसमध्ये मी शिरलो असतो तर तिच्यातील अत्यंत श्रेष्ठ पदाचा मी उपभोग घेला असता परंतु वर्गीकृत लोकांच्या उन्नतीप्रित्यर्थ माझे सर्व आयुष्य वाण्याचे ठरविले आहे आणि हे ध्येय डोळ्यापुढे ठेवून मी एका तत्वाचा अवलंब करीत आलो आहे ते तत्व हे की जे कार्य सफल करण्याचा एखाद्याला भरपूर उत्साह वाटतो व ते कार्य पार पाडणे हेच ज्याच्या मनाला एकसारखे लागून राहिलेले आहे त्याने ते कार्य पार पाडण्यासाठी आकुंचित विचारसरणीचा व कुतीचा अवलंब केला तर ते श्लाघ्य होईल वर्गीकृत लोकांच्या हिताहिताचा प्रश्न सरकारने फार दिवस त्रिशंकूप्रमाणे लोंबकळत ठेवलेला आहे हे पाहून माझ्या मनाला किती वेधण्या झाले असतील याची तुम्हाला कल्पना येईल प्रकरण तेहतीसावे अस्पृश्यांना संदेश माझ्या पंचावन्नाव्या वाढदिवशी तुम्ही खास अंक काढीत आहात त्यासाठी तुम्हाला संदेश दिला पाहिजे आपल्या हिंदुस्थान देशामध्ये राजकीय फुडाऱ्याला अवतारी पुरुषाप्रमाणे मान दिला जातो ही दुर्दैवाची गोष्ट आह हिंदुस्थानावर केवळ महापुरुषांच्याच जयंत्या साजऱ्या क्लिल्या जातात पण हिंदुस्थानात अवतारी पुरुष व राजकीय पुरुष या दोघांचेही जन्मदिवस पाळले जातात हि असाव ही दुःखाची गोष्ट आह व्यक्तीशा माझा वाढदिवस साजरा व्हावा मला मुळीच आवडत नाही मी लोकशाहीचा कट्टर पुरस्कर्ता आह मला विभूतीपूजा कशी आवड़ विभूतीपूजा हा लोकशाहीचा विपर्यास आहा पुडारी लायक असेल तर बद्दल कौतुक प्रेम आदर या भावना बाळगायला हरकत नाही तथापि तेवढ्यानेच त्या पुढाऱ्यांचे आणि त्याच्या अनुयायांचे समाधान व्हायला हवे पण पुढाऱ्यांची देवाप्रमाणे पूजा करणे ही गोष्ट मला बिलकुल मान्य नाही त्यामुळे त्या पुढाऱ्यांबरोबर त्यांच्या भक्तांचाही अधपात होतो पण हे या ठिकाणी सांगून काय फायदा राजकीय पुढाऱ्याला अवतारी पुरुषांच्या आसनावर एकदा चढून बसवले म्हणजे त्याने ते आपले सोम उत्तम तऱ्हेने पार पाडलेच पाहिजे आणि आपल्या अनुयांना संदेश हा दिलाच पाहिजे अस्पृश्यांना मी काय संदेश देऊ बरे संदेश देण्याऐवजी मी त्यांना ग्रीक पुराणातील एक गोष्ट सांगतो डेमेटर या ग्रीक देवतेवर होमरने लिहिलेल्या स्रोतात ही गोष्ट आलेली आहे ही डिमेटर देवी आपल्या मुलाच्या शोधार्थ हिंडत ओसच्या राज्यात आली तिने दाईचा वेष घातला होता म्हणून तिला कोणी ओळखले नाही राणी मेटोरॉनाने आपले डेमाफून नावाचे तानही मूल सांभाळण्यासाठी तिची नेमणूक केली रोज रात्री राजवड्यातील सर्व मंडळी झोपली म्हणजे दारे बंद करून डेमेटर देवी या मुलाला पाळण्यातून हळूहच बाहेर काढीत आणि त्याचे कपडे उतरून ती त्याला जळत्या निखाड्यावर ठेवी ऐकणाराच कदाचित हे ख्र वाटेल पण त्या लहान मुलाला देव करण्याच्या महान तळमळीने आणि प्रेमाने ती हे करीत असे हळूहळू जळत्या निखाड्याची धग सामर्थ्य त्या मुलामध्ये उत्पन्न झाले त्याचे वय वाढू लागले त्याच्यामध्ये काहीतरी तेजस्वी दिव्य आणि अतिमानुष अंश विकसित होऊ लागला पण एकेरात्री त्याची आई एकाएकी त्या खोलीत चिरली, आणि आपल्या मुलाचा नारायण करण्याच्या देवतेने चालविलेला तो प्रयोग बघताच तिने त्या देवतेला ढकलून दिले आणि निखाऱ्यावरून एकदम मूल उचलले अर्थात हे मूल तिला मिळाले पण एका अतिमानुष पुत्राला एका देवाला मात्र ती मुकली ही गोष्ट काय सांगते हेच की वास्तवातून गेल्यापासून पौरुष किंवा देवपण येत नाही म्हणून पददलित माणसांना हाल अपेष्टा आणि त्यागाच्या अग्निदिव्यातून गेल्यापासून मोठेपणा प्राप्त होणार नाही आपला भविष्यकाळ घडविण्यासाठी त्यांना वर्तमान काळातील सुखाचा आणि गरजांचाही त्याग केला पाहिजे बायबलमध्ये सांगितले आहे की आयुष्याच्या शर्यतीत भाग घेण्याचे आमंत्रण सर्वांना येते पण फार थोडे लोक त्यातून उत्तीर्ण होतात असे का त्याचे कारण हेच की भविष्याच्या गरजेसाठी वर्तमानातल्या विलासांचा त्याग करावा लागणारे धैर्य किंवा निर्धार पदलीत माणसाजवळ नसतो म्हणून आयुष्याच्या शर्तीमध्ये त्यांना मोठेपणा मिळत नाही या ग्रीक गोष्टींपेक्षा अधिक महान संदेश दुसरा कोणता आहे माझ्या मते अस्पृश्याना तर संदेश आहे त्यांच्या झगड्याची आणि हालांची मला जाणीव आहे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी माझ्याहीपेक्षा त्यांनी जास्त शह सोसलेला आहे असे असूनही मी त्यांना हाच संदेश देतो की झगडा आणखी झगडा त्याग करा आणखी त्याग करा त्यागाची व परवा न करता एकसारखा झगडा चालू ठेवाल तरच तुम्हाला मुक्ती मिळेल जागेहून प्रतिकार करण्याची अस्पृश्यांची सामुदायिक इच्छाशक्ती वाढली पाहिजे आपले कार्य पवित्र आहे यावर त्यांचा दृढ विश्वास पाहिजे आपले ध्येय हस्तगत करण्याचा त्यांनी संघटितपणे निर्धार केला पाहिजे अस्पृश्यांचे कार्य इतके महान आहे आणि त्यांचे ध्येय इतके उदात्त आहे की त्यांनी एकमुखाने अशी प्रार्थना करावी की ज्या लोकांमध्ये आपला जन्म झाला त्यांचा उद्धार करणे आपले कर्तव्य आहे अशी ज्यांना जाणीव आहे ते धन्य होत गुलामगिरीवर हल्ला चढविण्यासाठी जे आपले तन मन धन आणि तारुण्य कृबान करतात ते धन्य होत आणि अस्पृश्यांना आपली माणुसकी पूर्णपणे मिळेपर्यंत जे मरणाची वाईटाची सुखाची दुःखाची संकटाची वादळाची मानाची अपमानाची पर्वा न करता एकसारखे झगडत राहतील ते धन्य होत प्रकरण चौतीसावे बडोदे संस्थान सयाजीराव गायकवाड यांच्या भेटीत भेटीत महाराज म्हणाले तुला कोणत्या विषयाचा अभ्यास करावा असे वाटते भीमराव समाजशास्त्र अर्थशास्त्र आणि विशेषतः पब्लिक फायनान्स महाराज या विषयांचा अभ्यास करून तू पुढे काय करणार आहेस भीमराव या विषयांच्या अभ्यासाने मला माझ्या समाजाची अवनत अवस्था कशी सुधारावी याचे मार्ग दिसतील व त्या मार्गाने मी समाज सुधारण्याचे कार्य करीन महाराज हसून पण तू आमची नोकरी करणार आहेस ना मग तुला अभ्यास करणे नोकरी करणे व समाजसेवा करणे या गोष्टी कशा पार पाडता येतील भीमराव महाराजांनी मला तशी संधी दिली तर मी या सर्व गोष्टी व्यवस्थित रीतीने पार पाडीन महाराज मी तोच विचार करीत आहे तुला अमेरिकेला पाठविण्याचा मी विचार करीत आहे तू जाशील काय भीमराव होय महाराज महाराज मग जा तर तू तू विद्याधिकाऱ्यांकडे परदेशात विद्याभ्यास करण्यासाठी शिश्युती मिळावी म्हणून अर्ज कर व मला तसे कळव बडोदे सरकारची स्कॉलरशिप मिळाल्यावर मी विलायतीला जाऊन उच्च शिक्षण घेतले तेथून परत आल्यावर स्कॉलरशिपच्या अटीप्रमाणे मला बडोदे संस्थानात नोकरी करणे भाग पडले परंतु बडोद्यास मला रहावयास एकही घर मिळेना हिंदू किंवा मुसलमान कोणीच राहावयास जागा देईना शेवटी एका धर्मशाळेत पारशी म्हणून राहावयाचे ठरविले विलायतीहून परत आल्यावर मी दिसायला रुबाबदार व गोरा दिसत होतो शेवटी मी एलजी सोरबजी असे पारशी नाव धारण करून राहिलो रोजी दोन रुपये घेऊन राहावयात जागा देण्याची धर्मशाळेच्या रखवालदाराने कबूल केले यापूर्वीच बडोद्यात महाराज सरकारने एक शिकवलेले महाराचे आणले आहे ही कुणकुण लोकांना लागली होती माझे पारशी म्हणून धर्मशाळेत गुप्तपणे राहणे वगैरे गोष्टी लोकांना शंका येण्यास कारणीभूत होऊन माझ्या गुप्तपणाचा स्फोट झाला धर्मशाळेत राहणारा मीच तो महार हे तेथील पारशी लोकांना कळले दुसऱ्या दिवशी मी जेवण वगैरे करून ऑफिसला जाण्याकरता निघालू असता पंधरावीस पारशी आतात काठ्या येऊन मला मारण्याकरिता तिथे आले त्यांनी प्रथम तू कोण आहेस असे विचारले मी फक्त हिंदू आहे असे उत्तर दिले परंतु त्यांच्या उत्तराने समाधान झाले नाही त्यांनी हंबडीतुमडीवर येऊन जागा ताबडतोब सोडण्यास सांगितले यावेळी माझ्या मनोधैर्याची मला विलक्षण पाठबळ मिळाले मी त्यांच्याजवळ निर्भयपणे आठ तासांची मुदत मागितली व ती त्यांनी दिली मी संबंध दिवस जागा मिळविण्याचा कसून प्रयत्न केला परंतु मला कोठेच जागा मिळेना कित्येक मित्रांकडे गेलो त्यांनी निरनिराळी कारणे सांगून मला वाटेला लावले मी शेवटी इतका कंटाळलो की आता पुढे काय करावे हेच कळेना मी एका ठिकाणी खाली बसलो माझे मन उद्विग्न झाले व डोळ्यातून सारखा अश्रूप्रवाह वाहू लागला त्यावेळी डॉक्टर बाबासाहेबांच्या डोळ्यातून न कळत अश्रू वाहू लागले अस्पृश्यतेच्या बडागणीने त्यांचे अंतःकरण होरबळून गेलि दिसत होते शवटी अगदी नाईलाज झाल्यावर मला बडोद्याची नोकरी सोडून रात्रीच्या गाडीने मुंबईस यावे लागले बडोदे सरकारचे अधिकारी माझ्या परिस्थितीची विचारपूस न करता हेक अधिकारी। हे अधिकारी मला त्रास देण्याच्या हेतूने ही पत्रे पाठवित आह माझी आर्थिक परिस्थिती सुधारली तर मी देऊन टाकीन त्यांचे पैसे आताच्या आता सर्व कर्ज परत करा नाहीतर तुरुंगात टाकतो असे असंही लोक मला स्पष्ट का म्हणत नाहीत माझ्याजवळ पैसेच नाहीत तर मी कर्ज फेडणार कसे मी तुरुंगात जायला तयार आहे अरे हा दोनशे पन्नास पाऊंड वजनाचा व शेचाळीस इंच छातीचा भीम आहे तो तुरुंगाला डरणार नाही हो मी तुरुंगात जाईन पण एका अटीवर तुमचे पैसे वसूल होईपर्यंत त्यांनी मला तुरुंगात ठेवावे पण मला हवी असलेली पुस्तके वाचावयास द्यावीत आणि मला जी पुस्तके लिहावायची आहेत ती लिहून काढावयास भरपूर मदत करावी या बडोद्याच्या लोकांनी मला हैराण केली आहे है। मी त्यांना एक पही देणार नाही मी महाराजांच्या नावाने मुंबईत एक युनिव्हर्सिटीत एक उपलायब्ररी सुरू करीन सयाजीरावांचे निधन म्हणजे माझी वैयक्तिक हानी श्री सयाजीराव निधन ही माझी वैयक्तिक फार मोठी हानी झाली आहे त्यांचे उपकार मी कधीही विसरणार नाही मला त्यांनी जे शिक्षण दिले त्यामुळे आजची योग्यता मला प्राप्त झाली अस्पृश्य जातीवर त्यांचे फार मोठे उपकार झाले आहेत त्यांच्या इतके अस्पृश्य जातीसाठी कोणीही कार्य केले नाही ते मोठे समाज सुधारक होते बडोदे संस्थानात सामाजिक सुधारणांविषयी जे कायदे करण्यात आले ते युरोप वा अमेरिकेतील कोणत्याही सुधारलेल्या राष्ट्रांच्या तद्विषयक कायद्यापेक्षा पुढारलेले होते त्यांनी सर्व घानेरड्या चालिरितींचा अभ्यास करून त्यातील दोष काढून टाकण्यात पुढाकार घेतला स्वतःच्या प्रजेच्या कल्याणासाठी इतके प्रयत्न दुसऱ्या कोणत्याही संस्थानिकांनी केले नाहीत ते राष्ट्रीयवृत्तीचे असून देशभक्त होते हा सद्गुण संस्थानिकात क्वचित दिसून येतो कित्यक्क बाबतीत त्यांनी ब्रिटिशांना उदाहरण घालून दिले व ते स्वतः त्यांच्या हुकमतीखाली कधीच गेले नाहीत त्यांच्या प्रजेत व त्यांच्यात वितृष्ट आणण्याचा प्रयत्न करण्यात आला ही गोष्ट दुःखाची आहे ते महाराष्ट्रीय असले तरी आपल्या गुजराती प्रजाजनांच्या विरुद्ध पक्षपात त्यांनी केला नाही ही गोष्ट त्यांना ओळखणारी सर्व लोक मान्य करतील माझ्या माहितीप्रमाणे असे विशुद्ध विचार त्यांच्या मनात येणे शक्यच नव्हते सयाजीराव महाराजांच्या मृत्यूने हिंदुस्थानातील एक फार मोठा मनुष्य नाहीसं झाला व बडोदे संस्थान फार मोठ्या राजकर्त्यांना मुकले महाराष्ट्रातील एक विभूती नाहीशी झाली सा सामाजिक सुधारणांचा सा एक पुढारी नाहीसं झाला अस्पृश्यांचा एकमेव कैवारी गेला संस्थानिकातील द्रष्टा गमावला प्रकरण पस्तीससावे जिच्या स्वार्थ त्यागामुळे मला ही स्थिती प्राप्त झाली प्रिय रामू नमस्ते पत्र पोहोचले गंगाधर आजारी असल्याचे ऐकून वाईट वाटते नशीबाचा ठेवा त्याची चिंता करण्यात काही फायदा नाही तुझा अभ्यास चालला आहे ही फार आनंदाची गोष्ट आहे पैशा संबंधाने तजवीज करीत आहे मी अन्नास बोताच झालो आहे तेव्हा मज्जाव पाठविण्यास काही नाही तरी पण तुमचा बंदोबस्त करीत आहे वेळ जर लागला आणि तुझे पैसे संपले तर दागिने मोडून खा मी आल्यावर तुझे दागिने तुला भरून देईन यशवंत व मुकुंद यांचे शिक्षण कसे काय चालले आहे कळविले नाही माझी प्रकृती ठीक आहे काही चिंता नसावीन अभ्यास काही संपला नाही जून महिन्यात एने होईल असे दिसत नाही पुढे कळविन सखू व मंजूळा यांच्यासंबंधी काही कळत नाही तुला पैसे पोचल्यानंतर मंजूळाला व लक्ष्मीच्या आईस एक एक लुगडी घेणे शंकरची काय हालहवाल गजरा कशी आहे रमाबाई पथिराजांना म्हणत साडेचारशेची नोकरी आहे तीच आपणाला पुढे पुढच्या अभ्यासाचा नाच सोडून द्यावा आता संसारात लक्ष घालून नेटका संसार करावा डॉक्टर म्हणाले जर तू माझ्या विद्याध्यात अडथळे आणू लागशील तर दुसरी बायको करीन तुझ्यासारख्या अडाणी स्त्रीला त्याची काय किंमत रमाबाई म्हणत जा वाटेल तेवढ्या बायका करा पण माझ्या घरात मी एकीलाही पाऊल टाकू देणार नाही नंतर दोघेही असत रमा ही आपल्या समाजाची मुले आईबापांना सोडून बोर्डिंगात राहतात त्यांना तेथे गोडधोड मिळते पण त्यांना मटण मासे मिळत नाही तेव्हा आपण श्राद्धाचे जेवण मटण मासेचे करूया तू असले जेवण करत नशील, तर तसे मला सांग मी मुलांना हॉटेलात नेऊन जेवून देईन रमाबाईंची इच्छा पुरणपोळीची होती पण अखेर पतीचा हट्ट पुरविला व पन्नासाठ मुलांना मटन मांसाचे जेवण दिले लॉ ऑफ इंग्लंड या नावाचा पाच भागांचा ग्रंथ पाचशे रुपयाला साहेबांनी विकत घेतला साहेब वाचित होते पान समोर होते जेवण्याबाबत पाच सहा वेळा रमाबाईंनी हटकले म्हणून बाबासाहेब म्हणाले काय तुझी ही कटकट अग असले पाच ग्रंथ मी पाचशे रुपयाला घेतलेले आहेत हे पान संपव मग मी जेवतो रमाबाई म्हणाल्या नवऱ्याने बायकोकडे मुलांकडे संसाराकडे लक्ष द्यावे असे त्या पानावर लिहिले आहे का तेवढे सांगा मला मग जेवा बाबासाहेबांनी स्मित केले व जेवायला सुरुवात केली ते म्हणाले मी संसाराकडे लक्ष देत नाही असे नेहमी माझ्या नावाने खडे फोडतेस काय करावे मी रमाबाई म्हणाल्या अहो घरात भाजीपाला तेल मीठ लागेल तिकडे जरा नवऱ्याने लक्ष द्यावे मुला मुलाबाळांना अंजारून गोंजारून जवळ घ्यावे बायकोशी चार शब्द बोलावे, येऊन जाऊन तुमची ती पुस्तके आणी तुम्ही पुस्तकासाठी पाचशे रुपये एकदम खर्च करण्याची काय जरुरी होती तुम्हाला थोड्या दिवसांनी मूल होणार आहे याची तरी शुद्ध ठेवायला हवी होतीस दुसऱ्या दिवशी भाजीच्या पाच सात पेंड्या बोंबिलाच्या शंभर सव्वाशे काड्या घेऊन साहेब आले तेव्हा लक्ष्मीबाई म्हणाल्या अहो भाऊजी या भाजीच्या पेंड्या उद्या परवा सुकून जातील सगळी भाजी आपण आज संपवू शकणार नाही ऑफिसात साहेबांनी वरील गोष्टी सांगितल्या व म्हणाले मी हा असा बायको व भाऊज आहेत म्हणून माझे घर चालले आहे लक्ष्मीबाई या वीस वर्षाच्या असताना विधवा झाल्या आपला मुलगा मुकुंद याला घेऊन त्या कुटुंबात राहिल्या त्या रमाबाईंना वडील जवबाई असूनही त्यांच्याशी फार अद्बीने वागत रमाबाईंची प्रकृती नेहमीच तोळा मासा तेव्हा लक्ष्मीबाईवर घराचा सगळा बोजा पडे रमाबाई त्यांना फार आदराने नम्रतेने व वा प्रेमाने वागवित या दोघी कधीच भांडत नाही हे त्यांची वैशिष्ट्य आहे बायकोशी मुलांशी कसे वागावे हे काही मला कळत नाही माझे पुस्तकाशी छान जुळते एका केसची फी यश मिळाले म्हणून मिळाली ती साहेबांनी झोताच्या सोग्यात धरून घरी नेली व रमाबाईंसमोर धरली व म्हणाले हे गे पैसे मी संसाराकडे बघत नाही बायकोकडे बघत नाही म्हणून तू नेहमी माझ्या नावाने उरडतेस हे पैसे किती आहेत ते मला मोजून सांग वीस रुपयाची या याप्रमाणे करून रमाबाई म्हणाल्या हे पैसे अकरा चवडी आहेत साहेब उसण्या म्हणाले पण ते पैसे एकंदर किती आहेत रमाबाई हसून म्हणाल्या किती तुम्हाला ठेवू तुम्ही हजारो पैसे मोजता तसे मला मोजता येत नाहीत मी काय शिकली सवरलेली बाई आहे दोघेही हसू लागले नंतर साहेब म्हणाले तू अशी अडाणी राहिलीस म्हणून बरे आहे नाहीतर तू मला जास्त हैराण केले असतेस रायगड किल्ल्यावर साहेबास मराठ्यांनी मारले ते दवाखान्यात आहेत असे खोटे रमबाईस कळले म्हणून त्या रडू लागल्या बायांनी त्यांना समजावले साहेब आल्यावर कळल्यावर भेटण्यास त्या अतिउत्सुक झाल्या तेव्हा सर्व लोकांनी सांगितले की साहेब घरी जा थोडा वेळ थांबावं मग परत या बाईंना बरे वाटेल साहेब रागाणे म्हणाले अहो या बायका अशाच त्यांच्या साऱ्या इच्छा आकांक्षा याकडे आपण पाहत बसलो तर आपल्या हातून कोणतेही कर्तृत्व होणार नाही मला केससाठी रात्रीच्या गाडीने कोल्हापूरला जायची आहे तेव्हा केसची मला आता तयारी केली पाहिजे तुम्ही सर्वजण जा आता कोल्हापूरहून परत आल्यावर रमाबाईंशी ते बोलले ऑफिसात आल्यावर सहस्रबुद्धेसाहेबास म्हणाले पण साहेब तुम्ही पत्नीबद्दल फारच बेफिकीर असता हे बरे नाही साहेब यावर एकदम गंभीर झाले व म्हणाले सर्व लोकांचा मजवर हा आरोप आहे मी पत्नी मुले आणि माझी लायब्ररी यांच्यावर मनापासून प्रेम करतो ते प्रेम व्यक्त करण्याचे माझे मार्ग तुमच्यासारखे नाहीत म्हणून मी तुम्हाला निर्दय वाटतो हे साफ खोटे आहे माझ्या पत्नीच्या स्वार्थ त्यागामुळे मला आज ही स्थिती प्राप्त झाली आहे मी परदेशात असताना रात्रंदिवस जिने प्रपंचाची काळजी वाहिली व जिला अजूनही व्हावी लागते आहे व मी स्वदेशात परत आल्यानंतर माझ्या विपन्न दशेत शेणीचे वारे स्वतःच्या डोक्यावर वाहून आणण्यास जिने मागे पुढे पाहिले नाही अशा ममताळू सुशील व पूज्य पत्नीच्या सहवासात दिवसाच्या चोवीस तासातून मला अर्धा तासही घालविता येत नाही साहेबास सभेला नेणाऱ्या लोकांचा रमाबाईंना रागही एकदा तर असे घडले की बाबासाहेब एका परिषदेकरता बाहेरगावी जाण्याची सिद्धता करीत असता रमाबाईंनी सुद्धा आपल्या सामनाचे बोसके बांधले साहेबांना त्या रागारागाने म्हणाल्या घरी राहून तुमच्या जीविताची चिंता वाहत बसण्यापेक्षा तुम्ही जिकडे जाल तिकडे यावायचे मी ठरविले आहे रमाबाईंचा राग अनावर झाला होता उभयतात मोठे भांडण जुपले शेवटी साहेबांनी रमाबाईची भीती दूर केली रमाबाईंनी पंढरपूरला जायचा ध्यास धरला तेव्हा त्यांची समजूत घालताना साहेब म्हणाले जे ते भक्ताला दर्शन मिळत नाही ते पंढरपूर काय करावा तू खंत करू नकोस त्यागपूर्ण जीवन घालवीत सदाचारी राहून आपण दलितांची निरपेक्ष सेवा करू आणि येथेच दुसरे पंढरपूर निर्माण करू साहेब बॅरिस्टरहून आले त्यावेळी रमाबाईंची प्रकृती अतिशय बिघडली होती डी एन पगारे रमाबाईस भेटले तेव्हा त्या म्हणाल्या पगारे दादा हे तुमचे साहेब करता तरी काय अहो मी अशी झाले तरी माझी साधी विचारपूस देखील ते करीत नाहीत निदान जिना उतरताना सहज माझ्याकडे पाहण्यासुद्धा त्यांना फुरसत मिळत नाही आणि प्रकृती तरही अशी होत चालली आहे हे त्यांनी ऐकले व त्याच पावली बाबांच्या बेक्सिकेत गेले व म्हणाले साहेब हे काय चालवलंय तुम्ही आई साहेबांची प्रकृती इतकी क्षीण झाली असता तुम्ही त्यांची साधी विचारपूस देखील करू नये की सहज उतरताना मान वळून देखील पाहू नये आता तुम्हाला म्हणावं तरी काय यावर बाबा नुसते असले आणि म्हणाले काय झाले तरी काय या नाशिकाच्या महाराला रागवायला या बसा तर खरं जरा शांत तर वा सांगतो तुम्हाला सारे पगारे तुम्ही म्हणता ते मला कळत नाही असं का तुम्हाला वाटतं पण मी पडलो एकटा तेव्हा मी करू तरी काय बॅरिस्टर करू की समाजकार्य करू की केवळ माझ्या घरापुरतं माझ्या कुटुंबापुरतं मी पाहू अहो हे सारं करताना मला वेळच आहे कुठे तिला पाहायला मी विचारपूस दूरच राहिली मी वकिली करून जो काही थोडाफार पैसा मिळवतो तो सारा तिच्याजवळ देतो आणि त्यातून मला खर्चा करता लागेल ते मागून घेतो तेव्हा पैसाजवळ असताना तिने डॉक्टरकडे का जाऊ नये औषध पाणी का बरे घेऊ नये स्वतःची प्रकृती कशी सुधारेल याकडे लक्ष पुरविण्यापेक्षा साहेब जेवले की नाही याकडे तिचे लक्ष अधिक आता तुम्हीच सांगा काय सांगावं मी तिला आणि काय करावे तिच्यासाठी हे शब्द संपण्यापूर्वीच साहेबांच्या डोळ्यात अश्रू चमकले पण मी दुसरं लग्न करणार नाही साहेबांना ऑफिसमधे उदासीन बसले असताना पाहून उदासीतेचे कारण विचारताच ते म्हणाले काय करणार पगारे या पुरांना मोडकी तोडकी आई होती ती देखिल मरण पावली म्हणजे आता कोण बरे वारल्या असे म्हणता साहेब म्हणाले अहो मुकुंदाची आई आणि आता घरात म्हातारे माणूस म्हणून कोणीही राहिले नाही मग आपल्या बहिणी आहेत ना त्यापैकी एकेरी आणून ठेवले तर चालेल ना साहेब म्हणाले अहो त्या तरी आता कुठे राहिल्या आहेत सगळ्या बिचाऱ्या स्वर्गवासी झाल्या आहेत मग दोन्ही मुलांचे लग्न तरी करून टाका साहेब म्हणाले हे ठीक आहे पण त्यांना सांभाळण्यास सासू तरी कुठे आहे आणि सासू नसल्यामुळे त्या घरात सारख्या भांडत राहतील त्यासाठी आता आपण लग्न केले तर सर्व ठीक होईल घरही सांभाळले जाईल आणि तुमची देखभाल ठेवता येईल यावर साहेब मात्र किंचित असले व म्हणाले काय म्हणता हे माझ्या स्वभावाची तुम्हाला चांगली ओळख आहे अहो आता नवीन येणारी बायकोही सुशिक्षित व सुधारक असणार बगलेच पुस्तके घेणार धाड धाड जीना चढ येणार आणि म्हणणार चला डॉक्टर फिरायला चला सिनेमाला चला पार्टीला हे सारं माझ्या स्वभावाला रुसण्यासारखं आहे का अर्थात मी सोबत गेलो नाही तर रागा ती रागावेल नाराज होईल हातपाय आपटेल आणि म्हणेल असा कसा हो नवरदेव पाहावं तेव्हा पुस्तक आडोके खुसून बसलेला मग तुम्हीच सांगा कशाला करू मी दुसरं लग्न काय घरादाराचं व्हायचंय ते होऊ दे पण दुसरं लग्न मी करणार नाही